प्रकरणे प्रकरण विषय है आत्मबोध कर्म बंधना मुक्ति मिलती प्रकरण सूत्र पहिले जनक पनक उच अचन भव स्वास्थ्य दुर्लभम त्यागा दाने यथा जनक मन काही अस्तित्वात नाही असा दृढभाव निर्माण झाल्यामुळे चित्ताची जी, जी स्थिरता निर्माण होते ती भगवी बसे धारण करणाऱ्या संन्याशाला सुद्धा दुर्लभ आहे म्हणून त्याग व ग्रहण या दोघांना सोडून मी सुखपूर्वक स्थिर आहे राजाजनक आत्मस्वरूपात स्थिर झालेले आहेत शरीर मन अहंकार या सर्वांपेक्षा आपण भिन्न असल्याची अनुभूती त्यांना होत आहे या जगातील सर्व कर्मे भावना विचार त्याग ग्रहण चांगले वाईट हे सर्व शरीर मन व अहंकारामुळे जाणवते आत्मा यापेक्षा वेगळा व या सर्वांचा केवळ साक्षी आहे त्याचा या, या स्वीकाराशी नकाराशी चांगल्याशी किंवा वाईट अशीही काहीही संबंध नाही ही, ही सर्व कार्ये प्रकृतीमुळे होत असतात राजा जनक आत्मज्ञानाच्या एवढ्या परम उंचीला पोचलेले आहेत की आता त्यांच्यासाठी जग जगातील कर्मे त्याग स्वीकार या यासारख्या गोष्टी निरर्थक झालेल्या आहेत कारण आत्म्याचा या सर्वांशी काहीही संबंध नाही या भावाच्या दृढतेमुळे त्यांचे चित्त परमस्थिर शांतित शांत स्वरूप झाले आहेत समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे शांत होतात त्याप्रमाणे राजा जनकांच्या चित्तातील सर्व इच्छा तक्रारी शंका पर्याय सारे काही शांत झाले आहेत आता चित्तात कोणतेही तरंग निर्माण होत नाहीत किंवा कोणत्याही लाटा निर्माण होत नाहीत चित्त कमालीचे शांत होणे हीच आत्मज्ञान झाल्याची कसोटी युक्त खूण आहे ज्या चित्तात अजून इच्छा निर्माण होतात खळबळ मास्ते मनात शंका निर्माण होतात त्यांचे चित्त अद्याप शांत झालेले नाही हे स्पष्ट होते जगापासून दूर पडणाऱ्या आणि भगवी वस्त्रे घालणाऱ्या संन्याशाला सुद्धा सर्व इच्छा व शंका यापासून मुक्त झालेल्या चित्ताची स्थिरता अतिदुर्लभ आहे या सर्व जबाबदाऱ्या व गृहस्थ धर्मातल्या नात्यांचा त्याग केला व भगवे कपडे घातले म्हणजे चित्ताची चंचलता नाहीशी होते असं मुळीच नाही अशा माणसाला आत्मज्ञानी म्हणता येणार नाही बाह्य अवडंबर म्हणजे आत्मज्ञान नव्हे राख लावण्याने किंवा जंगलात भटकल्याने आत्मज्ञान होत नसते एखाद्या गोष्टीचा त्याग किंवा स्वीकार हे सुद्धा बाह्य अवडंबर आहे त्यामुळे चित्त शांत होत नाही राजा जनक म्हणतात कि माझ्या चित्ताची चंचलता पूर्णत्या शांत झाल्याने आता मी सुखपूर्वक शांत स्थितीत आहे स्वीकार वा त्याग सुद्धा चित्ताच्या चंचलतेमुळे होतात प्रकरण तेरावे सूत्र दुसरे कुत्रापि कुत्रपी खेदिवा कुठ्य शरीराच्या व्याधीमुळे दुःख आहे तर कुठे वाचे मुळे दुःख आहे कुठे मन दुःखी आहे यामुळे या, या तिघांचा त्याग करून मी आत्मानंदाच्या पुरुषार्थात सुखपूर्वक स्थिर आहे शारीरिक मानसिक व वाचेच्या दुःखामुळे मनुष्य सदैव पीडित आहे शरीर अनेक व्याधीचे माहेर घर आहे शरीर हे अनेक प्रकारच्या रोगांचे कष्टांचे व म्हणून दुःखाचे कारण आहे शरीर आहे तो पर्यंत सुख होणे शक्यच नाही शारीरिक कष्ट रोग थकवा अपंग होणे भरणपोषणाकरता शारीरिक श्रम करावे लागणे या सर्वामुळे शरीर दुःखी होते मुके होणे विचार न करता मनातील भाव प्रकट करणे अपशब्द बोलणे कटु भाषण करणे खोटे बोलणे अमर्याद अहंकारी वचन बोलणे अनावश्यक व निरर्थक बोलणे किंवा जरुरी असूनही न बोलणे ही सर्व वाचेतून निर्माण होणारी दुःखे आहेत वाणीच्या या प्रकारच्या दोषामुळे बुद्धिमान पुरुषावर सुद्धा अनेक संकटे कोसळतात मुख्याचे आयुष्य तर दुःखमयच असते हे सर्व वाणीचे दोष आहेत मनाच्या दुःखाचे इतर असंख्य प्रकार आहेत अभाव अपमान चिंता आशा अपेक्षा महत्वाकांक्षा हीन भावना काहीतरी मिळवण्याची चिंता काहीतरी गमावण्याची चिंता रक्षणाची चिंता संकल्प इच्छा या सर्वांच्या मुळे मन नेहमी दुखी राहते जगात स्वस्थ व शांत मनाचा माणूस सापडणे जणू अशक्य झाले आहे राजा जनक म्हणतात कि मी या तिन्ही प्रकारच्या दुःखांचा त्याग केला आहे कारण हे तिन्ही म्हणजे आत्मनव्हे हे मी जाणल्यामुळे आत्मानंदात मी सुखपूर्वक स्थिर आहे आत्मरूपात स्थिर झालेला योगी केवळ आत्मानंदाचा अनुभव घेतो शरीर वाणी व मन यांच्या दुःखामुळे तो विचलित होत नाही आत्मज्ञान प्राप्त करणे हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे व त्यामुळेच पुरुष तत्वाची म्हणजेच आत्म्याची प्राप्ती होऊ शकते प्रकरण तेरावे सूत्र तिसरे कृतम किमती यथा सुखं। राजा जनक म्हणतात कि कोणतेही कर्म आत्म्याने केलेले नसते असा विचार करून जे कर्म करावे लागते ते करून मी सुखपूर्वक स्थिर आहे मनुष्याची कर्मे दोन प्रकारची असतात काही कर्मे तर निसर्गत व शरीराच्या स्वभावामुळे होतात ते करावी लागत नाही व ती करण्यासाठी परिश्रमही करावे लागत नाहीत उदाहरणार्थ श्वास घेणे अन्न पचवणे हृदयाचे स्पंदन होणे रक्ताचे शरीरात संचारण होणे ही शरीराची कामे ओपोपच होत असतात झोपेत सुद्धा ही कामे होत राहतात काही कर्मे मनुष्य कर्तव्य समजून करतो काही कर्मे मान सन्मान व पद प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या हेतूने करतो काही कर्मे भोगासाठी वासनेसाठी काही शरीर पोषणासाठी करतो काही कर्मांचा हेतू सुख शांती व आनंद प्राप्ती असतो आपल्या विकासासाठी उन्नतीसाठी तर मनुष्य अनेक कामे करतो काही वेळा दुसऱ्याच्या भलाईसाठी करतो काही कामांच्या मुळाशी राग द्वेष व ईर्षा सुद्धा असते याप्रमाणे कर्मांचे जाळे फार विस्तृत आहे पण यातले एकही कर्म आत्माकृत म्हणजे आत्म्याने केलेले नसते कारण आत्मा अकर्ता आहे त्याचा कर्माशी संबंध नाही किंवा कर्मफळांशीही संबंध नाही या सर्व कर्मांचा संबंध शरीर मन व अहंकार यांच्या पर्यंत मर्यादित आहे अहंकारांनी केलेले प्रत्येक कर्म त्याचे कर्मफळ देतेच स्वतःकडे कर्तेपण घेऊन केलेले कर्म उद्देश मनात बाळगून केलेले कर्म व फळाच्या आसक्तीने केलेले कर्म हे बंधनकारक ठरते मोक्ष मुक्ती स्वर्गप्राप्ती व शक्तीलाभासाठी जे कार्य केले जाते ते सुद्धा कर्म आहे व त्याचेही कर्मफल कर्त्याला मिळतेच जिथे मनुष्य करता आहे तिथे मी पणा आहे तिथे प्रत्येक कार्य हे कर्मफल देणारे कर्मच आहे व ते त्या कर्माच्या कर्त्याला म्हणजे मीपणा ठेवणाऱ्या माणसाला भोगावे लागते आत्मज्ञानी सुद्धा कर्म करतात कारण खाणे पिणे व जीवरक्षणासाठी त्यांनाही काही कर्मे करावी लागतात एवढेच नाही तर अज्ञानी माणूस जी कर्मे करतो ती सर्व कर्मे आत्मज्ञानी माणसाला सुद्धा करावी लागतात आत्मज्ञानी पुरुष संन्यासी होऊन भगवे कपडे घालत नाहीत किंवा जंगलात पळून जात नाही कृष्णाप्रमाणे युद्ध करून सुद्धा ते त्या कर्मांनी लिप्त होत नाहीत पण संन्यासी भगवे कपडे घातल्यावर सुद्धा कर्मात अडकतो जर या सर्व कर्मांच्या मागे अहंकार असेल तर ती कर्मे बंधन स्वरूप होतात अन्यथा नाही ज्ञानी मनुष्य अहंकाराचा त्याग करून स्वाभाविकपणे कर्मे करतात त्यांचा कर्म करण्याचा आग्रहही नसतो व ती त्यागण्याचाही आग्रह नसतो कारण आत्मरूपात स्थिर झाल्यावर त्यांना या तत्वाचा बोध होतो की कोणतेही कर्म आत्मा करत नाही सर्व कर्मे प्रकृतीजन्य आहेत व मी प्रकृतीपासून वेगळा व चैतन्य रूप आहे यामुळे राजा जनक सांगतात की असा बोध झाल्यामुळेच जे कर्म करावे लागते ते अनाग्रहीपणे करून मोकळा होतो कर्म करण्याची व त्यांचा त्याग करण्याची अशी कोणतीही वासना शिल्लक नाही म्हणून मी सुखपूर्वक थिर आहे प्रकरण तेरावे सूत्र चौथे कर्मनिष्कर्मेहस्तोगिन संयोगायोग विरहा दह मासेजनक म्हणतात कर्माच्या व निष्कर्माच्या संयुक्त बंधनात अडकलेल्या शरीराबद्दल योगी ममत्व भाव बाळगतात पण मी या देहाच्या कर्माच्या संयोग आणि वियोगापासून मुक्त होऊन स्थिर आहे जिथे जिथे शरीराबद्दल ममत्व आहे तिथे तिथे अहंकार सुद्धा असतो व जिथे अहंकार आहे तिथे करता सुद्धा असतो करता असलेले प्रत्येक कर्म हे बंधनकारक होते निष्कर्म असणे म्हणजे कर्माला करता नसणे कर्मत्याग म्हणजे निष्कर्म स्थिती नव्हे कर्मविरहित जगणे म्हणजेही निष्कर्म नव्हे निष्क्रियता म्हणजे सुद्धा निष्कर्म नव्हे प्रेत व आळशी माणसे काही निष्कर्म नसतात ज्या कर्मात मी पणा नाही फळाची आसक्ती नाही तेच कर्म निष्कर्म आहे संन्यासी व भिकारी यांना सुद्धा कर्म करावे लागते कर्मत्याग करणे कर्म न करणे म्हणजे ईश्वराच्या कामात निर्माण करणे ईश्वरीय योजनेत बाधा निर्माण करणे आहे कर्मे करावी पण ती ईश्वरीय समजून करावी करतेपणातून मी करतो या भावनेतून मुक्त होऊन ते कर्मे करावे स्वतःला केवळ निमित्त समजावे मी पणाची जाणीव होणे हेच पहिले पाप आहे सर्व घडते होते ते सर्व ईश्वरामुळे त्याच्यात नियमामुळे सारे घडत आहे कर्म करायला नकार देणे म्हणजे ईश्वराच्या कामाला नकार देणे आहे निष्कर्म हे अपेक्षारहित कर्म असते काहीतरी मोबदला मिळावा म्हणून मोक्ष किंवा मुक्ती मिळावी म्हणून कर्माचे कर्तेपण सोडणे हे निष्काम कृत्य नवे, कारण त्याला मोक्षाची लालसा आहे ही तर सौदैवा आहे त्याग नव्हे वासनापूर्तीसाठी केलेले भजन पूजन पाठ ध्यान तप हे सुद्धा निष्काम कर्म नवे, हे सकाम कर्मच दुःखाचे कारण असते पाच रुपयाचा नारळ देऊन हनुमान चालिसाच्या पोथीचे वाचन करून आपल्या खाजगी लाभाच्या मागण्यांची यादीच देवासमोर ठेवणे ही काही साधनं नाही व पुण्यसुद्धा नाही काही मागणी मग ते मागणे मोक्षाचे का असे मागणे हे जगाबद्दल आसक्तीचे लक्षण आहे व न मागणे हीच साधन आहे कर्मापासून पळ काढणे हे सुद्धा कर्मच आहे त्याच्यातही करता भाव आहे गीतेत सांगितले आहे की या जगात काहीतरी लाभ व्हावा कर्मसिद्धी व्हावी म्हणून लोक ईश्वराची पूजा करतात करता आवश्यक तेवढे कर्म स्वाभाविकपणे करणाऱ्या कर्म करून सुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त राहतो आग्रहाने व हट्टाने केलेले कर्म हे बंधनकारक कर्म आहे स्वीकार व त्याग या दोघातही आग्रह आहे म्हणून ते दोन्हीही बंधनकारक कर्म आहे अपेक्षा हेच दुःखाचे असंतोषाचे कारण आहे कर्मत्याग करण्याचा उपदेश करणाऱ्यांनी जगाला विकृत केले आहे जीवन व कर्म पर्याय वाची म्हणजे समानार्थी शब्द आहेत एक दोन्ही राहतील किंवा दोन्ही नष्ट होतील योगी पुरुषाची तपश्चर्या साधना शरीरापासून सुरुवात होते व ती साधनेच्या शिडीची पहिली पायरी आहे एक एक शिडी पार करत तो पुढे वाटचाल करतो पण तरीही तो शरीराची आसक्ती बाळगून असल्याने मोहात सापडतो या आसक्तीमुळेच तो कर्म व निष्कर्म या दोघात श्रद्धा ठेवतो कारण शरीराबद्दल जो आसक्ती ठेवेल त्याने कोणतेही कर्म केले किंवा तप केले तरी ते कर्म बंधनकारक कर्म सिद्ध होईल म्हणून कर्मे व निष्कर्मे या दोघात श्रद्धा ठेवणारा मनुष्य त्या दोघांच्याही बंधन सापडतो या सुखाच्या संयोगाशी व वियोगाशी देह जोडलेला असला तरी यापासून वेगळ्या असणाऱ्या चैतन्य आत्म्याशी एकरूप होऊन राजा जनक स्थिर झाले आहेत आता कर्म निष्कर्म हे राजाने बंधनरूप उरलेले नाही कारण राजा जनकांना कशाचीही अपेक्षा नाही व कशाचाही आग्रह नाही प्रकरण तेरावे सूत्र पाचवे अर्थानर्थ नवपन तस्माद मासे सुखम जनक म्हणतात थांबणे चालणे वा झोपणे यात माझ्यासाठी काही अर्थ नाही म्हणजेच उद्देश नाही व अनर्थही नाही त्यामुळे या सर्व क्रिया थांबणे जाणे झोपणे करताना सुद्धा मी सुखपूर्वक स्थिर आहे अहंकार मनुष्याला जन्मतःच प्राप्त झालेला आहे प्रापंचिक माणूस अहंकारी असला तर आश्चर्य नाही कारण प्रपंचाचा सारा खेळ अहंकाराचाच खेळ आहे परंतु तो ज्ञानप्राप्तीला बाधक आहे पण प्रापंचिक माणसापेक्षाही धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना अहंकार जास्त असतो अहंकार नेहमी दुसऱ्याचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतो आपले जेवण कपडे घर दागिने मोटारी या सर्व बाबी आपण आपल्या गरजेच्या पूर्तीसाठी न करता जणू अहंकाराच्या परिपूर्तीसाठी करत असतो सारे काही दुसऱ्याला दाखवण्यासाठी करत असतो छोट्या व व्यक्तींचा अहंकार सर्वात जास्त असतो जसा जसा अहंकार वाढत जातो तशी तशी व्यक्तीची श्रेष्ठता कमी कमी होत जाते मनुष्यसुद्धा प्रकृतीचे एक अंग आहे प्रकृतीचे निसर्गाचे बाकीचे सर्व भाग निरुद्देश जगतात आपापल्या स्वभावानुसार जगतात पण निसर्गाचाच एक भाग असून सुद्धा मनुष्याने मात्र आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित केला आहे त्याने आपल्या कामाचा उद्देश निश्चित केला आहे फार काय खाणे पिणे झोपणे थांबणे चालणे बसणे या सर्वांचा उद्देश त्याने निश्चित केलेला आहे पण सृष्टीची निर्मिती काही कुठल्या उद्दिष्टाने झालेली नाही एकच चैतन्यमयी ऊर्जा स्वाभाविकपणे आपल्या गुणकर्मानुसार विविध रूपात व्यक्त होत पसरत गेली पण तो तिचा स्वभाव आहे उद्देश नाही उद्देश ठरवणे हे तर मनुष्याचे काम आहे उद्देशपूर्ण जीवन जगण्याने मनुष्याच्या अहंकाराची तृप्ती होते पण उद्देश निश्चित करण्यानेच संघर्षालाही सुरुवात होते जिंकण्यासाठीच खेळ खेळायचा असेल तर संघर्ष होणे अटल आहे ती तर जाणू अनिवार्य बाब होईल पैसे मिळवायचे असतील तर शोषण लबाडी बेईमानी व भ्रष्टाचार आवश्यकच आहे अभ्यास न करता परीक्षा पास व्हायचा असेल तर चलाखीने गैरप्रकार करावे लागणारच जे कार्य स्वभावपूर्वक सहजपणे व नैसर्गिक वृत्तीने होते त्यातून अहंकार निर्माण होत नाही पण संत सुद्धा अहंकारामुळे स्वतःच्या मिरवणुका व शोभायात्रा काढवून घेतात नग्न फिरतात भगवे किंवा पांढरे झगे घालतात उपवासाचे हिशेब करून कोणी किती उपवास केले याचे वर्णन करतात याप्रमाणे धार्मिक क्षेत्रातल्या व्यक्तीचा सुद्धा हा अहंकारच वेगवेगळ्या रूपाने प्रकट होतो जनक राजा म्हणतात की मी आत्मज्ञानात विलीन झालो तो माझा स्वभावच आहे आता मी आपल्या स्वभावातच आहे व स्वभावानुसार जातो आहे लाभासाठी नाही किंवा हानीसाठीही नाही अर्थासाठी नाही व अनर्थासाठी नाही तशी दृष्टीच उरली नाही आता चालण्याचा झोपण्याचा फिरण्याचा थांबण्याचा माझ्यासाठी काहीही अर्थ नाही व अनर्थ सुद्धा नाही ही सर्व कर्मे स्वभावानुसार होत आहेत त्यात काही लाभ हानीचा हेतू नाही किंवा देखावा करण्याचा उद्देश नाही माझ्या स्वाभाविक मनात मी सुखपूर्वक स्थिर आहे प्रकरण तेरावे सूत्र सहावे स्वपतो नास्ती मेहा सिद्धीर यत्नवतो नव दहमासे यथा सुखम राजा जनक मन नुकसा नुकसान नहीं मैं प्राप्त होना नहीं अुकसान व लाभ यह दोडोन मी सुखपूर्वक स्थिर है राजा जनक मनत की मे सर्व कर्मे आता स्वभावानुसार होता है अपोप हो निसर्गाच्या विरुद्ध कोणतेही कर्म मी करत नाही आणि होतही नाही आता मला झोपल्यामुळे काही नुकसान नाही झोप लागणे हा स्वभाव आहे व मी झोपून जातो स्वभावाच्या विरुद्ध मी जागत नाही झोपल्याने माझे नुकसान होईल असा मी विचार करत नाही काम बिघडेल काम होणार नाही नुकसान होईल हानी होईल असे विचार करत नाही किंवा प्रयत्न केल्याने मला कोणती सिद्धीही मिळणार नाही लाभ हाने नफातोटा व त्यासाठी उद्देशक निश्चित करणे हेच साऱ्या अशांतीचे मूल कारण आहे ज्ञानी त्याच्या पलीकडे निघून जातो व परमशांती प्राप्त करतो या उलट प्रापंचिक व्यक्ती त्यातच अडकून नेहमी दुःखी त्रासलेली व चिंताग्रस्त राहते प्रकरण तेरावे सूत्र सातवे सुखादिरूप नियमन भावेशवा लोक्य भूरिश शुभे यथा शुभाशुभम राजे जनक म्हणतात अनेक प्रकारच्या स्थितीमध्ये सुख वगैरे अनित्यता वारंवार पाहून आणि शुभ व अशुभ दोन्ही सोडून मी सुखाने स्थिर आहे अज्ञानी माणसाला सारे जग दुःखमय भासते त्याला जगात सर्वत्र दुःखच दुःख दिसते सुख त्याला दिसतच नाही कारण दुःखे अधिक मोठी करून पाहण्याची व सुखे छोटी समजण्याची त्याला सवयच लागलेली आहे त्याच्या दृष्टीमुळे त्याला जे दुःख दिसते त्याबद्दल तो समाजाला किंवा ईश्वराला दोष देतो दुःख कमी व्हावी सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून तो अनेक प्रकारची चांगली वाईट कामे करतो दुसऱ्याला दुःख देऊनही स्वतःसाठी सुख मिळवण्याचे तो प्रयत्न करतो परंतु राजा जनक सांगतात की मी अनेक जन्मात व अनेक प्रकारच्या परिस्थितीत अनुभव घेतला आहे की दुःखे जशी कायमची राहत नाहीत तशीच सुखे सुद्धा कायमची राहत नाहीत ही, ही दोन्ही अनित्य आहेत सुखे सुद्धा नष्ट होणारी आहेत शाश्वत असे सुख या अहक जगात नसतेच हा सृष्टीचा नियम आहे मला आत्मानंदाची प्राप्ती झाली कारण मी या शुभ व अशुभ सुखाच्या इच्छेने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांच्या पलीकडे केवळ आपल्या स्वभावात नैसर्गिकरित्या सहजपणे स्थिर आहे अज्ञानी या द्वंद्वाच्या व द्वैताच्या संघर्षात सापडून नेहमी दुःखी व मानसिक ताणतणावाखाली जगतो या उलट या दोघातून मुक्त होऊन ज्ञानी आत्मानंदी विलीन होऊन सुखाने जगतो हीच मोक्षाची किंवा निर्वाणाची अवस्था होय